श्री कृपा महिमा श्री कृपा, तो जरी तरी महिमा आल्या पुढच्या उभीने सांगतात जयाचेही कृपा तुषारी पडतले अविद्येचे मोहिरी मला सांगतात जयाचेही नाम श्री गुरु हो गुरुण मात्रेण, त्या विपरीत बोधाची निवृत्ती करतात प्रबोधे ज्यावेळी हा अधिकारी पुरुष आपल्या प्रबोध अवस्थेमध्ये येतो म्हणजे जी अवस्था स्वप्नाच्या किंवा सुसुक्तीच्या निरपीक्ष जागृती ही स्वप्न सुशुक्तीच्या सापेक्ष आणि प्रबोध ही अवस्था मात्र निर्पेक्ष स्वरूपाची असल्या कारणाने त्या निर्पेक्ष अवस्थेमध्ये हे श्रीगुरु आपल्याला प्राप्त करून देतात त्या अवस्थेपर्यंत तो अधिकारी निरंतरम शोभते तो त्याच अवस्थेमध्ये जो शोभायमान होतो त्या अवस्थेमध्ये सदा अविद्या निद्रेच्या सापेक्ष येणारी जागृती नाही अविद्या निरपेक्षतेने त्याची जी जागृती आहे आणि त्यावरूपाला आक्रमण करण्याच्या वेळी आच्छादित करायला म्हणून स्वस्वरूपाला आच्छादित करून आपल्या स्वरूपाचा विशेष त्याच्यामध्ये विकृती निर्माण करणं त्याला कार्याभिमुख करणं कार्यासामुख करणं हे त्या अविद्येचं काम असल्या कारणाने सामान्य ज्ञानाने काय अविद्या कार्याभिमुख होते आणि ती अविद्या नसलेलं जो इथे निर्माण करते आणि ती अविद्या आपल्याला या सगळ्या अहंकाराच्या द्वारे प्रपंचा मध्ये नाचवते तुम्हाला मला म्हटलं त्या कि बघा तू का म्हणे लासी माया नाचवी ते कैसे बघा काय हे माया अशी गमतीदार जखिण आहे त्या जीवाला कशी नाचवते बघा अहम अभ्यासामध्ये आणि मध्यासामध्ये हा जीव या अविद्येमुळे इतकंच नव्हे तर ती अविद्या या कृपा तुशारामुळेच तुषार मात्रामुळेच आपली मोहर फिरवते आणि अविद्या अविद्या राहता अधिष्ठान ब्रम्हूप होते परिणामृति कोण परिणाम परिणामी कशी परिणाम रुपाने।, रुपाने, रुपाने परिणाम पावते म्हणजे तद्रूपुरूच्या कृपा तुषाराने अविद्येची मोहोर म्हणजे चाल मागे परतते म्हणजे लाष्ट पावते इतकेच नव्हे श्री गुरु कृपा तुषार आल्या त्या विद्याला अविद्येला सांगायला लागत नाही नह काय की मागच्या रविवारी उद्दिष्ट पर्यंत मागे जाऊन ते आपण माघारी फिरते ते पण तेव्हा आलाय ना आम्ही मोहर फिरवतो इतकेच नाही हळूहळू मागच्या कवला मागे अधिवेधी नव्हते हे कळत आहे त्याचं कारण चैतन्य घेतलं म्हणजे जर जेवढे शरीर आपलं पडतं तर आम्ही मागे करायला स्वतंत्र मात्र काही करू शकत किंवा स्वतंत्र राहू शकत नाही भेटायला जाऊ नका काय असते बघा जीव घेतल्या चालून निधी साजण्याची गोष्ट आठवले मला तुम्हाला पुन्हा सांगतो आता पंढरगुरूचं स्वरूप आता बदलून का अजून आणून जायद्वारात कुंडली ग्राहयापर्यंत तो जाईस तोपर्यंत आणि घाटावर सुद्धा भिकारी जिथून लागतात त्याच्या आलीकड पर्यंत आजूबाजूला असलेले जे दुकानदार ते आल्या गेल्या माणसाला न ओळखता त्यांना माणूस दिसला कि तो गेराय का तो संन्यासी बघत नाही तो प्रापंश नाही काही बघत नाही शिवाय दुसरं काही दिसत नाही माणसाची एकदा अशी बदलली तुम्ही करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माणूस एकदा हे वणीज वणिक बनला म्हणजे त्याला दुसरं काही दिसत असे प्रत्येक बाब गोष्टीत आहे त्या दृष्टीवर ते सला उघड मग ते दुकानदार काय म्हणायचे आता गुरुजींच्या हातात काठी व्यतिरिक्त काही असायचे पूर्वी तर असं की काठी सुद्धा नसायचे ते स्वतंत्र चालू शकायचे त्यावेळे त्यावेळेस लोक विचारते वा काही घ्यायच्या काय घ्यायचं त्यांचं आपण ठरलेलं त्या देवाच्या दारातून बाहेर पडून पार्याला लागतो पर्यंत हे सारखं काय घ्यायचंय का कोण देतो बाबा काय आवड काम श्री गुरु ज्ञानेश्वर महाराजांना आपण असं विचारलं की महाराज आपण गुरुना शरण हो केला आणि आपण म्हणाला म्हणून जाणं देणं गुरु भजेजी देणे कृत कार्य होईल त्यांच्याने शाखा पल्लव संतोष ती आम्ही तुमच्या गुरुला शरण येतो तु, तुमचे गुरु काय मागतो तो गुरुला शरण यायला काय लागतं तुमच्या गुरुंच्या कडे माझ्या गुरुंना शरण यायचं काय तुम्हाला तुम्ही त्या जीव घेतल्यामुळे ते जीव घेतात जीवपणा घेतात आणि मग तुम्हाला कृतार्थ करतात हा त्यातला मूळ भाग आहे असं या गुरूंच्या भीतीने काय काय घडतं ते सांगतात यामुळे जे घडतं ते ज्याला शुभ वाटतं त्याने गुरूंच्या भेटीचा विचार करावा ज्याला या बाबत अशुभता वाटते त्याने या विचाराच्या भांगडी करून त्याला हे आषाढ वस्त्र बघितल्या बरोबर कसं वाटतं की यांचा जर प्रपंच धड झाला नाही तर आपला काही धड होणार नाही असं त्याला वाटत म्हणजे अर्थ त्याचं साध्य प्रपंच आहे त्या माणसाचं एक काम नाही ज्याचं साध्य परमार्थ ठरलाय त्याला हे सगळं शुभच आहे त्या दृष्टीने मला म्हणतात की या श्री गुरूंच्या भेटीचा महिमा संत भेटीचा महिमा काय दृश्यालिंगन मात्रेन दृश्य रूप असलेले जे माझे श्री गुरु त्या गुरुंच्या ठिकाणी सदाचा नाहीसा होतो <दुणाई> सदा आणि मग अत्र या आत्मस्वरूपाच्या था ठिकाणी था स्वस्वरूप विचारे आपण जर आपल्या स्वस्वरूपाचा विचार केला तर नाही म्हणतात सांगितलं आणि समुद्राचा तळ किती तो आम्हाला येऊन सांगायचं कारण आम्हाला तिथे तेलाच्या शोधासाठी विर खाण्याचे म्हणून आम्ही तुला विचारले ती मिठाची बाहुली समुद्राचा तळ पाहण्याकरता म्हणजे ना राम कृष्ण हरी विठ्ठल केशव काठावरच राहिले ती पुन्हा परत सांगायला आलीच नाही काय झालं ती गेली ती मिठाची बाहली असल्या कारणाने ज्ञानरूप असल्या आत्मराजू व ज्ञान मात्र असा असल्या कारणाने हा द्रष्टा जो त्या दृश्यरूप परमेश्वराला श्री गुरुला भेटायला गेला तो तो तो द्रष्टात बन कारण तो तोच आहे जशी मिठाची बाहुली ही जरी आता आली असली तरी ती मूळ जशी पाणी पाण्याचीच आहे त्याप्रमाणे हा द्रष्टा सुद्धा त्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी दृश्यभाव विलयाला गेल्या कारणाने दृश्या भावात दृश्याचा विलय झाल्या कारणाने द्रष्ट्याला आपोआप विलयाला जायला लागतो त्याला तुम्हाला पुन्हा सांगावं लागत नाही हम्म दृश्य भाव तोही नाही सांगतो दृश्या भावात विलय व त्याला सुद्धा विलयाला जायला लागतो द्रष्टा झाला म्हणजे दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टा निर्पेक्ष द्रष्टा झाला वृत्ती ज्ञानाच्या संबंधाने दृष्टीच्या उपाध उपाधीने जो जीव कुठेत दृष्टीचा औपाधी निवृत्त झाल्याबरोबर वेद म्हणजे श्रीगुरु परब्रह्म त्यांना मिठी दिल्या असता त्यांना भेटायला गेला असता हे मिठी म्हणजे आलिंगन आहे ना मिठी शब्द हा आलिंगन वाचक आहे म्हणून दृश्यालिंगन मात्रेन त्या श्रीगुरु रूपी दृश्याला आलिंगन दिल्याने वेदक सगळं हे दृश्य नाहीस करून ती श्री गुरुची कृपा दृष्टीची आहे तथापि श्री गुरु हो दृष्टी स्वरूप ज्ञान ही दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान नव्हे हे स्वरूप ज्ञान कि जे या सगळ्यांचा बाद करत आणि बाद करून शेवटी वृत्ती निवृत्त होते आणि जी दृमात्र स्थिती राहते ती कदापि उच्चिष्ट त्याला अपवित्रता प्राप्त होते आपण आपल्या संप्रदायामध्ये उच्चिष्ट अपवित्र समजून उच्चिष्ट हे अपवित्राचं सूचक आहे म्हणून ती अपवित्रता त्या गुरुना कधीही स्पर्श करीत येणार यातला मुख्य भाग वेद जो भाव आहे हा वेद नाही राहते आणि यात्न मूळ तत्वच आहे की जोपेदला माणूस स्वप्नामध्ये जीवन जर बाहेर आला तर त्याला हात धुला लागत नाही का तर विषमसत्ता त्या विषमसत्तेप्रमाणे जीव जगत ईश्वर सर्व वेगाला भक्षण करून ही सर्व भेद भक्षक असलेली दृष्टी हे उच्चिष्ट कशी होत नाही एकच उत्तर आहे विषम सत्ता असल्यामुळे उच्चिष्ट होण्याचं कारण आहे तेव्हा त्यांची दृष्टी खरकटी होत असे अशी कल्पना कोणी करते तर त्याचे उत्तर उत्तर इतका ग्रास होत असला तरी त्यांची दृष्टी उष्टी म्हणून केला, तो ग्रास ग्रास सूर्य अंधार करतो ही गोष्ट ठानावर कि पुढेच आहे ही बुद्धी बुद्ध्यासोखी एवढी वस्तू चुकी त्याच्या दृष्टांत ता आपल्याला सांगेल तो म्हणजे त्या मासेचा पवित्र बघत नाही अपवित्र बघत नाही बघत नाही देहधर्म बघत नाही तिला कोणत्याही पदार्थावर बसायचे किंवा हा पवित्र माणूस आहे स्नान करून याच्या डोक्यावर बसायचे नाही अरे तुझ्या नातावर बसून जाते वेड्यात माझी उडवायला दुसरा माणूस ती माझी काय सारी आहे काय पाहिजे तिथे जाऊन ती बसते पण ती विस्तवावर बसत नाही अतिशय शहा तिला माहित आहे कि विस्तवावर बसला असताना आपला विनाश तशी आपली बुद्धी ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे त्या विषय येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगणार त्या फक्त आता त्याच्यावर नुसता जोर देऊन दाखवणार आहे एखाद्याला जर आपल्याला गोचर बोलायचं असेल तर सोके शब्द वापरायचा जा हा सोपलेला आहे माणूस असं म्हणायचं एखाद्या माणसाला रागवलं म्हणजे मनुष्य म्हणतो काय रे सोपलायच दिसत ना हा एका गोत्रा शब्द ते ते <laughs> ते की ना ना <laughs> त्या बुद्धीला माहितीये कि मी जर परमात्मा स्वरूपाकडे जाईल तर मला नाही सवा पुन्हा मूषक रूपाने शिल्लक नाही त्याप्रमाणे श्रीगुरुष वेद्य करून वेदक पुढे गेला कि तोच वेद्य होतो शिल्लक राहत नाही म्हणजे स्वस्वरूप ज्ञान स्वरूपात सापेक्ष असतो हीच गोष्ट पुन्हा एकदा दुसऱ्या रूपाने स्पष्ट करतात कि वेदक वेदरूप होतो द्रष्टा द्रष्टारूप होतो सापेक्ष द्रष्टा निरपेक्ष द्रष्टा होतो जीव ब्रह्मकोटीत अंतर्भूत होतो उपाधी विवर्जित निरुपाधिक अवस्थेला पावतो असं सांगतात ही गोष्ट पुन्हा दुसऱ्या मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा माझा ज्ञानेश्वर महाराज मोक्षामध्ये जाणारा मोक्ष मोक्षने आहे प्रपंचा ज्ञानेश्वर महाराज आहेत कने मला माहित नाही पण इथे लिहिलेलं नाही नाग महाराजांनी ओढून दिले मोक्ष मार्गेचा सांगाती ज्ञानो गाव माझा म्हणून ज्ञानेश्वर महाराज असे मोक्ष मार्गेचे सांगाती त्या बरोबरच तसेच श्रीगुरु ही मोक्ष मार्गाची सांगातीच आहे श्रीगुरु कृपावलोक केवळ त्यांच्या कृपावलोकनाने कारण हा वेद ब्रह्माला जाण्याला गेला म्हणून जाण्याला गेलेला हा वेद वेदरूप नाम ब्रम्हलोप होतो ब्रम्हवी ब्रम्हती असं कृतीत सांगत असल्या कारणाने तो ब्रम्हलोपतेला प्राप्त होतो जीव ब्रह्म उपरला आहे जीव ब्रह्माच्या उपर म्हणजे जीव ब्रह्मापेक्षा श्रेष्ठ होतो म्हणजे तरी काय भागाने अर्थ दिलाय अहम्रस्त्या कार वृत्तीचा परित्याग करून त्या वृत्तीचं उल्लंघन करून वृत्ती ज्ञानाचं उल्लंघन करून वृत्ती ज्ञानात असलेला स्वयंप्रकाश भाग जो ब्रह्मभार ब्रह्म अधिष्ठान त्या ब्रम्हनपतेला पाहतो अहम्रह्मा वृत्ती ज्ञान निराळ आणि ब्रह्म निराळ वृत्ती ज्ञानामध्ये वृत्तीचा संबंध आहे ब्रह्म स्वरूपामुळे वृत्तीचा संबंध नाही ते सर्व वृत्ती ठेवून घ्या त्या निर्वृत्तीदशेला अर्थ करायचा अहम ब्रह्म आणि सहा अहम अहम ब्रह्म म्हणण्यामध्ये मी ब्रह्मरूप आहे आणि सहा अहम म्हणण्यामध्ये ते wow. ब्रह्म माझा आत्मा आहे असं म्हणणं आहे मग चिंतना चिंतन करणार आहे मग हा चिंत आहे हा तत्व दर्शिन आहे हा तत्वचिंतक तत्व, तत्व दर्शिव म्हणजे काय होतं तद्रोप तत्वज्ञानाच दर्शन तत्वज्ञानाच्या अर्थाचं नाम परमेश्वराचं परब्रच दर्शन होण तद्रोप म्हणून तो ब्रह्म लोक कधीला प्राप्त होतो हे त्यातलं मुख्य आहे ब्रह्म कडाकळी जाईक कोण आहे हा ब्रह्मलोप आहे तुम्हाला म्हणे हा तो सोयी परब्रम्ह पण ज म्हणजे माणसं गुरुंच्या जवळ जाऊन जसं डॉक्टरच्या जवळ जाऊन आपला रोग आपली स्थिती त्यांना न सांगणं हे आपण आपली वंचना करणार आपलं मन उघड न करणं म्हणजे आपण बारका गुरुजीने दादांच्या चरित्रात एक वाक्य लिहिलं थोडस चिंतनीय म्हणून आपल्याला मी सांगतो गुरुजींचं चरित्र लिहिताना पुष्कळी गुरुजींच त्यातला काही निवड भाग मी घ्यापला त्यात एक गुरुजीने अस वाक्य केलं एक दादा मुख्यतः घडली तिथे विशेषत्वानी घडली ती म्हणजे एक दक्षिणामूर्तीस्वामी आणि दुसरी म्हणजे लक्ष्मण शास्त्री द्रविन महापुरुषांच्या संगतीत राहत असताना दक्षिणामूर्ती स्वामी अत्यंत आणि निरपेक्ष वृत्तीचे अर्थात त्यांच्या आशा व्यवस्त्राला शोधण्यासारख्या कडक वृत्तीचे होतेही दादा प्रवृत्त झाले दादांची वृत्ती होती म्हणजे दादा पुणे महापुरुषाच्या पोटात शिरून ऐकत असते असं त्यांचा शब्द आहे पोटात शिरून ऐकणे मुखसूत्वाने ऐकणे हा टाका कोटात म्हणजे मुखसूत्वाने त्यांना विचारलं पाहिजे विचारण्याच्या काही रीती आहे त्या रीती पद्धती सांभाळून त्यांना त्याप्रमाणे स्वतःच्या बुद्धीने वेदाचा अर्थ जाण्याला गेला असताना समन्वय तर समजणार नाही पण विपरीत वेदातच विसंगती अशी डोक्यात लक्षात परवा जसं सांगितलं तुम्हाला वेदी अनंत मार्ग सुद्धा वेगाने अनंत मार्ग दाखवलेत पण आपण मात्र आपल्या हिताचं घ्यावं त्याचं कारण प्रमाण जरी असलं तरी मनुष्यला जे अपेक्षा येत नाही असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांचं